म्हणजे मी मनुष्य बोध करते आणि तीच जर स्थूरूपाने नाश पावली तर मी ब्रह्मरूप आहे अशा यथार्थ बोधाने उठते काय पहिलं जितिद्या ऐसी अन्यथा बोध हा जिथी आविद्या ऐसी जी अन्यथा बोध हा ते असली कि ती विपरीत बोध करते म्हणजे मेली अविद्या तर निवृत्त झाली तर राह तो व्यवहार सुद्धा अविद्यकच आहे पण मेली तर ती हा पुढे हो एक या ओवी गोष्टीवरून माझ्या लक्षात राहायला म्हणजे तुम्ही लक्षात येईल म्हणजे माझ्या लक्षात राहिले तसं तुमच्या लक्षात राहावं असा माझा आग्रह नाही पण माझ्या ज्या कारणाने लक्षात राहिले ते कारण आठवलं म्हणून तुम्हाला सांगतो हे सासवा सुनांच एक नाका असं जमतीदार की जगामध्ये मी या नात्यात बराच विचार केला पण ह्याचं कोड सहज उलगडत नाही वास्तविक आपल्या मुलाच्या आणि कल्याणासाठी त्यांच्या कल्पने ले ले ले जे कल्याणाचं रूप असेल त्या दृष्टीने आपण होऊन त्या मुलीला आपल्या घरी आणलेलं असतं वैदिक पद्धतीने विवाह केलेला असतो पण सासवा सुनांचं काही जमत म्हणताना काही स्त्री असं म्हणतात अपवाद म्हणून की माझी सून अतिशय चांगली अगदी माझ्या लिकेसारख्या आहे सुनी एखादी असं म्हणते कि माझी सासू अगदी अतिशय छान हो मला अगदी माझ्या आई सारखे वागवते पण खरोखरी वागवते का न वागवते हायम असं अपवादने ऐकायला मिळतं वस्तुस्थितीने तर हे कुठे तुम्हाला आढळत अति मत्सर एकमेकांच्या विषयी द्वेष चाललेला असतो आणि परवा सांगितल्याप्रमाणे सून एकटी जाणार नाही ती जाताना आपला मुलगा घेऊन जाणार आहे असं जर तिच्या ध्यानात आलं तर तिला म्हणायला लागतं नेहमी काय कि मला रत्नासाठी चिंधी सांभाळावी लागते असं तिला म्हणावं लागतं असा या नात्याचा एकंदर प्रकार एक सासू अशीच आपल्या सुनेला अतिशय जाच करीत असेल इतका जाच करायची की त्या जाचाला हिशेब नाही म्हणा त्या जाचा ती इतकी संत्रस्त झाली होती की बोलायचीच होईल आयुष्य आहे आयुष्याची मर्यादा आहे ती कुणाची कुणाला सांभाळता येत नाही किंवा कोणी त्याचा रोध करू शकत नाही भवितव्य अपरिहार्य असल्याकारणाने त्या, त्या भवितव्यतेचा रोध करायला जगात आजवर कोणीही समर्थ झाला नाही आज होणं शक्य नाही पुढे होण शक्य म्हणजे वर्तमान काळात वा भविष्य ही गोष्ट संभवणार कारण भवितव्य हे याचा अर्थच ता असा कि ते आता अपरिहार्य हे भोगल्याशिवाय ते संपणार नाही असं त्या भवितव्याचं स्वरूप असल्या कारणाने भवितव्याप्रमाणे गेले होणार तेच होते व्हायचं तेच घडत असत दुसरं काय घडणार जे घडणार आहे ते घडणारे घडणार नाही ते कधी घडणारच नाही अशी स्थिती असल्याकारणाने त्या भवितव्यते्रमाणे सासूबाईंचा म्हणजे कोणत्या सासूबाई मराव्या घ्याच्या करता नाही तात्यांच्या वृत्ती सदा राहिल्या कारणाने परिणाम काय झाला की सासू जखीन झाली विषाच्य बनली आणि विषाच्च बनून त्या सुनेच्या रोज अंगात यायची रोज बडबड करायची काय बडबड करायची कि माझा तू आता माझी नीट करणार नाही जिवंतपणे सांगून सांगून जमले पण तू नीट वागली नाहीस पण आता कशी वागतेस ते बघते असं सारखं तिच्या तोंडातनं निघायचं तुम्ही एखाद्याला पिशाची बाधा झाली बघा ते बडबड करतात तेव्हा ते सांगतात मी कोण आहे कसा आहे काय आहे कोण पिशाचे त्याच्यामध्ये शिरलंय वगैरे वगैरे तेव्हा ती त्यावेळी इतका जाच देऊ लागले की जिवंतपणे ती जाच देत होती त्यावेळी ती सून आपल्या शरीराला इत्यादी देहनिर्वाह तरी ती करू शकत होती देहनिर्वाह उपयोगी असलेल्या व्यवहारात तरी ती प्रवृत्त होऊ शकत होती पण आता जखिल होऊन तिच्या मागे लागल्या कारणाने ती आता आपले देहनिर्वाह ही नीट करू शकत नव्हती तिथे नेसूचं लुगडंही ओळखा पदरही बरोबर तिचा राहू शकत नव्हता हो अशी स्थिती निर्माण झाली जिती अविद्या असे अन्यथा बोलती जिवंत सासवा असे की जी आपल्याला जिवंतपणे अतिशय त्रास दिला आणि मेली तर ती पुन्हा जखमी म्हणून अंगात शिरून पुन्हा ताप द्यायला लागली म्हणजे जिवंत असूनही ताप मरूनही ताप जसा त्या सासूचा सुनेला झाला अगदी त्याच पद्धतीने अविद्या ही अशी कमतीदार आहे असली की देह जीव जगत त्याच्याविषयी राहते आणि ती ब्रिया निर्माण होऊन ते आपल्याला पुन्हा ताप देते दे मी निवृत्त झाले म्हणून सांगते अशी ही जिवंत्या आणि मेली अभित्या म्हणजे जिवंत पेक्षा ही मेलेली अविद्या अधिक जबरदस्त आहे असं सांगण्यात तात्पर्य दिसून येत आ, ही बोधाने असं ध्यानात ठेवा म्हणजे ज्ञान हा सुद्धा अहम ब्रह्मास्मित्या तारक वृत्तरूप ज्ञान हा सुद्धा एक बंध आहे असं ध्यानात ठेवा स्वरूप ज्ञानाचे बोलणं नव्हे पुन्हा पुढील उभीने सिद्ध करता आणखीन पुढच्या उभीने ही गोष्ट सिद्ध करून सांगतो सांगायला लागेल वास्तविक आत्मस्वरूपाच्या ठिकाणी म्हणजे ज्याच मी तुम्हाला आता वर्णन शब्द बोधाचं केलं त्या ठिकाणी अविद्या सोडून द्या पण अविद्या शब्द अविद्या शब्द हा तिथे प्रवृत्त होऊ शकत अविद्या या शब्दाची सुद्धा ज्या ठिकाणी प्रवृत्ती संभवत नाही अविद्या कशी संभवेल म्हणजे शब्दाची नाव काढायची तिथे सोय नाही तर वस्तू नेऊन ठेवायची काय सोय आहे इतकं हे शुद्ध स्वरूप असताना समजा अशा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भवेत म्हणजे काय तुम्ही म्हणताय संभवत नाही पण आहे असं जर कोणी म्हणेल तर वाचारंभणतात कोणी जर म्हणेल की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अविद्या आहे किंवा शब्द प्रवृत्ती संभवते तर आम्ही सांगू की शब्द मात्र व्यवहार आहे वस्तुव्यवहार हा नाही आहे वस्तुस्थितीने तिथे ही गोष्ट जुळत नाही वाघ व्यवहार वाघ व्यवहार करायला काय हरकत नाही अनेक ठिकाणी असे वाघ व्यवहार केले जातात तसं हा केवळ वाघ व्यवहार होईल वस्तुस्थितीने गोष्ट घडणार नाही उलट जर कोणी म्हणूच लागला की लाग ला मला देह जीव जगत याची प्रती येते तर त्याचं उत्तर आहे जीवेश जगत भावा कल्पिता हा तुझ्या प्रतितीची एवढीच संगत आहे की बाबा रे हे सगळं कल्पित आहे तुला दिसतंय ते सगळं आरोपित आहे आरोपित अर्थांचे हे सगळे पदार्थ आरोपित असल्या कारणाने तुझ्या कल्पनेने धरलेले असल्याकारणाने स्वीकृत्य अंगीकार करून मग शास्त्रकारांनी बंध मोठा आणि मोक्षाचा तत्सापेक्ष मोहार प्रतिपादन केलेला आहे तो तुला तुझ्या कल्पनेला तुझ्या प्रकितीला म्हणूनच सांगितलेला आहे वस्तुस्थितीने हा व्यवहार सांगितला नाही नित्य अप्रोक्ष स्वरूप जे आहे नित्य सिद्ध स्वरूप जे आहे की ज्या सनित्य उपलब्ध स्वरूपात उपलब्ध स्वरूप जे आहे त्या उपलब्ध स्वरूपाच्या ठिकाणी ना अविद्या ना बंध ना तत्सापेक्ष मोक्ष नवे नवे अविद्या बंध व मोक्ष हे शब्दही त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रवृत्त होऊ शकत नाहीत असं ते शुद्ध स्वरूप आहे अविद्या स्वतःच्या अस्तित्वामध्ये स्वतःच्या अस्तित्वामध्ये मी करता मी भोगता आहे मी अमूक आहे मी, मी सोमाजे गोमाजे असं काहीतरी तो म्हणायला लावत असतो आणि स्वअभाव तिचा जर अभाव झाला मोक्षम प्रदर्श मोठ म्हणजे स्वतःच्या अस्तित्वामध्ये बंध प्रकट करणं व स्वतःच्या अभावामध्ये मोक्ष आविष्कृत करण प्रकट करणं असा ती व्यवहार करीत असते स्वस्वस्वरूपाच्या ठिकाणी मात्र कोलास आत्मस्वरूपाच्या ठिकाणी उभय व्यवहाराला कारणीभूत असणारी जी अविद्या तीही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही असं ते शुद्ध स्वरूप आहे पण बंध आणि मोक्ष हे दोन्हीही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकमेकांचे प्रतिद्वंद्वीत आहे एकमेकाच्या सापेक्ष म्हणून बंध मोक्ष इत्यादी रूपाने वास्तविक द्वंद्व जे दिसत असत द्वंद्व वर्तते हे द्वंद्व आपल्या व्यवहारामध्ये वाघव्यवहारामध्ये जे दिसून येत खरं सांगायचं बंधयव बंध, हो। बंध आणि मोक्ष हा उभय व्यवहार म्हणजे बंधच आहे बंध तर बंध यात मोठं महत्व नाही बंध सापेक्ष मोक्ष व्यवहार होतो तोही एक प्रकारचा आणि बंधच कारण एकच उत्तर आहे बंध, बंध संबंधित बंध संबंधी असल्या कारणाने बंध संबंधामुळेच मोक्षोपी बंध येथे मोक्ष सुद्धा बंध आहे त्याच एवढे मो, मोक्ष बंध संबंधी आहे बंध सापेक्ष आहे म्हणून अभि ज्या जिवंत असो किंवा मिलीही असो बंधन हे करते जिवंतही ताप देते मिली तर ताप देते जिवंत असताना जिवंत शरीर म्हणून ताप देते मिली तर जखी ताप देते मोक्ष दोन्ही बंद आहेत असं एकदम म्हणू नका कोणाला काय लोक करेल का म्हणतो असं नका म्हण हा सगळा विचार लक्षात घेऊन की शुद्ध स्वरूपाच्या दृष्टीने बोलणं चालण्याचं लक्षात ठेवून मग म्हणा काय करत मोक्ष ही अविद्या मोक्षणाने बंध सापेक्ष असल्या कारणाने तोही एक प्रकारचा आहेब्दिम प्रवृत्त या शब्दाची प्रवृत्ती तरी का या शब्दाला काही प्रवृत्ती निमित्त आहे का नाही वास्तविक त्या शब्दाचा शब्दशास्त्र कराला जर आपण विचारलं तर त्याचं उत्तर तो निराळ तो म्हणेल मला एवढंच माहिती आहे की त्यातला मूंच धातो आहे असा त्याचा अर्थ आहे हे त्याच प्रवृत्ती आहे जर शब्दशास्त्राच्या दृष्टीने कोणी विचारील तर शब्दशास्त्राच्या दृष्टीने हा प्रश्न विचारला नाही मोक्ष मोक्ष म्हणून तुम्ही ज्याला म्हणता वस्तू ती काही वस्तू आहे का नाही तर नुसताच हा वाघ व्यवहार आहे त्याच्या अर्थात तो शब्द कसा प्रवृत्त झाला त्या शब्दाला काही अर्थ आहे का नाही अशी जर कोणाच्या मनात शंका येईल तर त्याचं उत्तर मावली देईल अशी शंका झाली असता पुढील होईने तिचे समाधान सांगता मोक्षोच्छ बंधू होय तरी मोक्ष शब्द मोक्षलो मोक्ष शब्द त्याचं उत्तर स्पष्ट सांगतात अज्ञान गरीत राई बाहुगीची अज्ञान गरीत राई भाऊची मोक्ष जर बंद होईल तर मग मोक्ष शब्दाचा अर्थ काय असे जे म्हणशील तर बाबा अज्ञानाच्या घरी त्या मोक्षाची खोटीच प्रतिष्ठा आहे त्याचं उत्तर दिलं या मोक्षाची त्या अज्ञानाच्या घरी अकारण प्रतिष्ठा झाली आहे कोणी म्हणेल का बन, हो बंध आणि मोक्ष हे जर तुमच्या मताने एकच असतील म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीच्या मताने तुम्ही माऊलीला असं विचारायचं मौली आम्हाला आपला असं विचारायचं कि आणि मोक्ष हे जर बंधच असतील तर मोक्ष शब्दाची प्रवृत्ती जशी निष्फल होईल ही एक बाजू आहे तसं त्याचा दुसरा विचार सेकंड थॉट त्याला म्हणतात तो असा आहे मौली की बंधा बंध शब्दाने मोक्षाचा व्यवहार व्हायला पाहिजे किंवा बंधाचा मोक्ष शब्दाने व्यवहार व्हायला पाहिजे जर दोन्ही एकच असतील तर घट आणि कलश हे जर अर्थत एकच आहे तर घट शब्दाने जो व्यवहार होतो तोच कलश शब्दाने होतो किंवा कलश शब्दाने जो व्यवहार होतो तो घट शब्दाने होतो म्हणजे घट शब्दाने होणाऱ्या व्यवहारासाठी आपण कलश शब्दाने तो व्यवहार करू शकतो असा व्यवहार तसा व्हावा अगदी त्याच पद्धतीने बंध शब्दाने बंध शब्देन आपक्ष व्यवहार मोक्ष व्यवहारही संभवायला पाहिजे व्यवहार मोक्ष व्यवहार व्हायला पाहिजे पण असं घडत नाही बंध म्हणताना बंध शब्द वापरतात मोक्ष म्हणताना मोक्ष शब्द वापरतात जर दोन एकच आहे तर एका शब्दाने दोन व्यवहार का घडत नाही म्हणजे बंधाचा व्यवहार तरी मोक्ष शब्दाने व्हावा किंवा मोक्षाचा व्यवहार तरी बंध शब्दाने व्हावा म्हणजे बंध सांगताना बंधच सांगायचा मोक्ष सांगताना तरी बंध शब्द वापरायचा असं किंवा मोक्ष शब्दाने बंधाने वापरायचं त्या पिढीला जर दोन्हीचा अर्थ एक असेल तर मोक्ष शब्दाच्या प्रवृत्तीला काही अर्थच नसेल तर मोक्ष हा सुद्धा तुमच्या मताने बंध असेल तर आमचं असं म्हणणं आहे मोक्ष शब्दाने व्यवहार करण्यापेक्षा मोक्षाचा बंध शब्दाने व्यवहार व्हावा असा अर्थ होतो कारण असं सांगताय की मोक्ष असं लक्षात ठेवा मोक्षाचा व्यवहार उद्यापासून बंध शब्दाने करायचा असं का भटत नाही असं कुणी म्हणेल मग असं सांगते बंध मोक्ष यो मोक्ष असा जो व्यवहार घडतो तो व्यवहार अज्ञान मूलक व मला एवढंच सांगायचंय की बंधाचा व्यवहार ज्या अज्ञान मुलतेने होतो अज्ञान निमित्त होतो त्या अज्ञान निमित्तानेच अविद्येच्या निमित्तानेच मोक्ष व्यवहार होतो कारण अविद्या निवृत्ती रूप मोक्ष असल्या अविद्येची निवृत्ती सारण हेच मोक्षाचं रूप आहे अविद्या मोक्ष मोक्ष म्हणजे म्हणून विचारलं तर आपण काय सांगतो अविद्या निवृत्ती रूप मोक्ष आहे म्हणजे मोक्षाचा व्यवहार कशाच्या निमित्ता निमित्ताने करतो आपण अविद्यानिमित्त करतो अविद्या निवृत्तीच्या रूपाने करतो अविद्या निमित्त असा हा मोक्षाचा व्यवहार घडत असल्या कारणाने आम्ही त्या मोक्षालाही अविद्यानिमित्त असलेलं जाणून ही बंध ही दिली आहे आता स्वस्वरूपाच्या ठिकाणी एकच कारण हे अज्ञान कल्पित आहे बंधव्यवहार ही अज्ञान कल्पित आहे आणि मोक्ष व्यवहार ही अज्ञान कल्पित आहे विद्या मूलक आहे म्हणून दोन्ही व्यवहाराहून अतित स्वरूप स्थिती आहे असं आम्हाला सांगायचं आहे कल्पना मात्रोथी, कल्पना, मात्रोथी। कल्पना है? कल्पने दुसर काही ही निमित्त दूनी कसे है? है। बालस्य बाहर जाने आईला बहिर्गम बाहर भटकन या भटकण्याचा रोध करावा एक ध्याना ठेवा कि हा अधिकार फक्त आईला हा अधिकार फक्त श्रीगुरुला आहे हा अधिकार फक्त एखाद्या हितचिंतकाला आहे की त्याच्या प्रवृत्तीसाठी काही खोट सांगून त्याला त्याच हित करायचं उदाहरणार्थ त्याला तात्या उदाहरण देत असत आई मुलाला सांगते बाळ तू शाळेत जाना घरी आलास ना तुला गुळ आवडत ना मग मी तुला आला की तुझ्या हातात अगदी मोठा गोळाचा खडा ठेवी मराठी नागदी असं सांगते घरी अतिदारिद्र्य असते मुलगा शाळेत जातो परत आल्यानंतर विचारतो आई मला तू गुळ देणार होतीस ना ते म्हणते मी आता तुला चपराग देणार आहे आपल्या घरात गुळ नाही म्हणून तू कसं मला सांगितलंस की मी तुला गुळ देन म्हणून तर तुला मी प्रवृत्त करण्याकरता शाळेत तू जावंस यासाठी मी सांगितलं असं खोटं बोलणं या अर्थाचं खोटं बोलणं अशा परिस्थितीत बोलणं अशा व्यक्तीनं अशा व्यक्तीसाठी बोलणं एवढ्या सगळ्या मर्यादा धरून ते खोटं बोलणं मान्य या मर्यादा कुठल्याही सोडल्या तर हे मान्य नाही तेव्हा याही त्या मुलाला त्याच बाहेर जाणं थांबावं यासाठी म्हणून बाबुलाची भीती सांगते बार बाहेर पिशाच्या हो बाबुल आहे ना तो बाबुल तुला काय करील एखादी वेळी खाऊन टाकेल यदा जननी कल्पित मी थी थी तो त्या त्या ते तो ते त्या, त्या बाहेर तो। एका बाजूने सफल होतो पण एक बाजू सफल होते न होते तोच दुसरी बाजू अभिव्यक्त होते बाला नाम रोदन बला त्या शब्दाचा दुसरा परिणाम बाहेर जाण्याचं थांबत आणि मग तो रडायला लागतो रुदन उत्तम दृष्टवा तो इतका रडायला लागतो इतका रडायला लागतो की विचारतो त्या मुलाला विचारलं बाल का रडतोस रे तूच मला आता सांगितलंस ना की त्या कोपऱ्यात पिशाच बसल्या म्हणून तो पिशाच मला भीती दाखवतोय तो मला खाऊन टाकतो म्हणतोय आता तो मला घेऊन जातो म्हणतोय घेऊन जातो म्हणतोय रडायला लागतो <laughs> पसरून रडायला लागल्या मातीला असं विचार होतो की मी याच बहिरगमन निरोध करण्यासाठी याच बाहेर जाणं थांबावं यासाठी मी त्या बागुलबोआची दा भीती दाखवली पण त्या भीतीचा विपर्यासच घातला त्याचा चांगला परिणाम होण्याच्या चा दुसराच परिणाम घडला मग आता काय करायचं अडचण पुन्हा निवृत्त करण्यासाठी हसते हस्तम हातावर हात मारून म्हणजे अशी काळी वाजवण्यात स्वच्छ सांगितलं अशी तिन चटकन काळी वाजवते आणि एकदम काय म्हणते हे बाग मया हाता मी हा। तो पिशायचा आहे ना तो बागुलबुवाना पार मारून टाकला आता नाही बार गेला पळून कुठे त्याचा पत्ता सुद्धा नाही असं ती सांगते आणि सांगितल्याप्रम सांग सांतव येईल त्या मुलाचं सांत्वन करते बार रडू नकोस काय दाबरू नको असं मी आहे ना आता टाळी वाजवली तेव्हा तो बार असा निघून गेला त्याला इतकी भीती वाटली की आता हीच मला खडून टाकते काय का असं त्या बाबुलबाई वाटलं म्हणून तो बार निघून गेला तो आता मेला मी मारलेला आहे बालश समाधत्ते आणि लहान मूल पुन्हा समाधानाला प्राप्त म्हणजे अगोदर बाउलभवाची भीती दाखवून बहिरगमन थांबावं म्हणून प्रयत्न केला दुसऱ्यांदा तो मेला असं सांगून त्याच रण थांबवलं आणि दोन्ही करून घडलं काय बाल हा समाधी बाल समाधानात राहावं बाल शांत राहावं त्याच सांत्वन व्हावं हा जो तिचा उद्देश तो त्या व्यवहारामध्ये सफल होतो अगदी त्याच पद्धतीने महाराज सांगतात परम प्रौढा म्हणजे परंतु जे प्रौढ आहे थोर आहे त्यांना सांगितलं हे बाहेर जाऊन बसतो तिथे बागुल बो तो म्हणून बागुलभोवा ना मी बागुल बोवाचा <laughs> बागुल भावा काय सांगितलं तो बागुलवा ते त्या बागुलभोवाचा मी बागुल बो तो काय मला करतोय म्हणजे त्याला त्याची भी भीती वाटत नाही न पिशा चहा न बागुला हा त्याच्या दृष्टीने बागुल नाही बरं ठीक आहे ना ती तसं ना चहा त्याला सांगितलं अरे आता तू जातो म्हणतो जेवढा धैर्यवाने असणारे तू काय बहित नाही मी मारून टाकले म्हणून तुला भीती वाटत नाही माणसं शहाणी असतात प्रौढत् असल्या कारणाने प्रढ म्ह की तू म्हणालास ना की बाबुलोआचा बागुलबो आहे म्हणून त्याचं कारण मी त्याच तुझ म्हणायच्या पूर्वी निवृत्त केलं त्याला त्याला मारून टाकले म्हणून असं म्हणतोय समोर येऊ दे म्हणजे तुझी सुद्धा घाबरगुंडी होईल तर ता म्हणतो येऊ दे काय यायचंय ते पण त्याला भीती दाखवण्याने भय निर्माण होत नाही किंवा बागुलबोवाय असं सांगण्याने त्याचं अस्तित्व मानून तो भीत नाही इतकंच नव्हे तर त्याच्या विनाशाने किंवा त्याचा विनाश त्याला आपण सांगितल्याने त्याला आनंदही होत नाही नाशावर जाणती तो तेही जाण्याला तयार होत नाही त्याला हेही कळत नाही तेही कळत नाही तो म्हणतो जर बागुल गोवत नाही तर ता त्याच्या सापेक्ष विनाश कुठून असणार बागुलाची मरणे बाबुलाच्या मरणाने तो नाहीसा झाला असं सा सांगण्याने तो की बाळ बाळपणे त्या बाळानं बाळपणामुळे बालत्वामुळं संतुष्ट व्हावं समाधानाला पावावं हे ठीक आहे पण इरा नाही की जे प्रौढ आहेत जे शहाणे त्यांच्या दृष्टीने तो जर नाहीच तर मेलाचा संतोष कोणाला हे जस अगदी त्याच पद्धतीने अनापर्गाला शेषी समजून आपल्या स्वतःला शेष समजणारे असे जे बाल म्हणजे अज्ञानी ते अज्ञानी लोक या जगताला सत्य समजून भोग्य भोक्तृत्व भ्रांतीमध्ये निषेधाचरणापर्यंत प्रवृत्त झाले त्यांना त्या पासून परावृत्त करण्यासाठी मावली ज्ञानेश्वर मावली किंवा संत मावली हे आपल्याला असं सांगते की अरे तुम्ही हे करू नका त्याचं कारण असं जर तुम्ही वर्तन कराल म्हणजे धर्म मर्यादेच उल्लंघन करून जर तुम्ही वर्तन कराल तर तुम्हाला पाप लागेल तुम्हाला बंधनात आधी कारकाल लागेल तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये अडकू नका तुम्ही थोडस स्वधर्माचं आचरण करा म्हणून त्या निषेधापासून निवृत्तीरिष्ट तिला निवृत्ती इष्ट असल्या कारणाने काम्य कर्मात प्रवृत्त कर कुठे कशात प्रवृत्त कर असं सांगायला त्याचा परिणाम असा की माणूस काम्य कर्मामध्ये जो प्रवृत्त झाला तो त्याला चुपटून बसायला तो त्याला सांगायला लागेल की अरे ज्या प्रमाणे जे कृतक असतं ते अनित्य असतं तू जर या वैज्ञानिकांच्या द्वारे सकाम कर्म करशील तर त्याची जी फल ती सुद्धा अनित्य स्वरूपाची त्याचा तू परित्याग कर आणि या सर्वांचा परित्याग करून तू आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जाणं जरुरीच आहे असं सांगून त्याला त्याच्यापासून निघाला साधून चतुष्ट संपत्तीने संपन्न त्या निघाला श्रवण म्हणून ते निवृत्त होईल असा तो विचार कर म्हणजे तेही निवृत्त होईल खरोखरीच अशा मार्गाने जाणाऱ्याच आम ब्रह्मासमित्या वृत्ती अयोध्या निवृत्ती बरोबर निवृत्त काही शिल्लक नसण्या कारणाने निवृत्त होते व होतो गौड़ाचारखे आदावंती वर्तमानी दत्था अशा बोधाने मुलापन्न है दृष्टि ना जगत जाला है ना जगता बाधा ते म्हणतात जे बाल आहेत त्यांनी शिकावी निष्प्रपंच परमेश्वराचं स्वरूपाने ज्ञान संपादन करावं हे त्यांच्या दृष्टीने जरी योग्य असलं तरी स्वस्वरूपाच्या दृष्टीने ना अद्यारोप आहे ना अपवाद आहे दोन्ही प्रक्रिया तिथे संभव होते मग त्याला संतोष पाहायचं काय करणार संतुष्ट व्हावी इतरात तो नाही मग त्याचा मृत्यू कोणी मानावा त्याचा मृत्यू कोण मानायचा कोणी मानत नाही बागुलबा खरा आहे असे ज्या लहान मुलाने मानले आहे त्यांनाच बाबुल जगत सत्य समजले त्याला जगत विनाशाचा आनंद आहे ज्याला बंद होता त्याला बंध निवृत्ती नंतर मोक्षाचा आनंद आहे म्हणजे बाबुलबानीच होते आणि बाबुलबाव मेल्याची दुःखापासून मुक्ती झाली ते वाटते अज्ञानान वाटत अविद्या निवृत्त झाली अविद्या पूर्ण निवृत्त झाली आता अविद्या निवृत्ती रूप मोक्षाला प्राप्त झालो हे त्यातलाच तो तो संतोष तो मानित गटा, गटा नाही पण म्हणजे अभावाला म्हणतात घटाभाव म्हण काय घटाचा नाही पण म्हण काय एक अर्थ आहे मग घटाभावाचे पुष्कळ प्रकार आहे घटाभावाचा म्हणजे उत्पत्तीच्या पूर्वी असला तर प्रागभाव विनाशानंतर असला तर प्रध्वंसा तो विद्यमान असताना एका स्थली असतो एका ठिकाणी नसतो अपसरणाने सामूहिक अभाव त्याचा कुठे संबंध येत नाही मग अत्यंत अभाव असा त्याबाबत अभाव घट म्हणजे पट नवे पट म्हणजे घट नव्हे अन्यन्यभाव हे घटाचे अभाव हे घटाचे नाही पण कुठली ते घटाचं नाही पण फुटलं म्हणजे घटाचा अभाव पुन्हा झाला माणित असे ते जाण ठीक आहे जे समजतात मा मानतात त्यांची गोष्ट ठीक आहे पण वस्तुस्थितीने तसं घडत नाही पण पुन्हा अहि काय म्हणण्याचा अर्थ आहे घटाचा जो प्रभाव तो फुटल्या बद्दल फार नुकसान झाली कुणी म्हणायला काय करावं म्हणलं आमचं फार नुकसान झालं म्हणजे काय झालं म्हणजे नाहीसा झाला काय म्हणतो घटाभाव नाहीसा झाला नाही असं मानय प्राग भाव हा अनादी असला तरी घटोत्पत्तीने त्याचा काय होत विनाश अनादि आणि उत्पत्ती बरोबर त्याचा नाश होतो म्हणून घटाचा उत्पत्ती बरोबर विनाशाला पावल्या कारणाने तो कपाळ धरून बसला काय करा म्हणलं फार मोठी हानी काय हानी जरी आमचा जो घटाचा प्रागभाव होता तो नाही झाला आणि असा लाभ जर कोणी विचार करू लागला तर ते चुकीच आहे मला सहज आण महाराजी करत पण ते नित्यसिद्ध सहजाना दिनादे ईश्वराधिका पासून पुढचे जे पाच पदार्थ आहेत हे पाच पदार्थ कारण त्यात पासल्या म्हणजे एक सुटला त्यातला सहजनादे म्हणून एक सुटला उरलेली किती पाच त्या पाच पदार्थामध्ये चार आविला सोडा उरलेले जे चार पदार्थ आहेत ते चार पदार्थ हे स्वरूपत अनादे त्या आहे त्या आविला ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटले नाही पणेची होय अनादि अनादि म्हणती जे सदना असत होय जे विचारात ते ना मनस आहे आयसिया परीची आहे अनादि म्हणती अशा प्रकारची ती आहे तिला अनाधी म्हणतात आणि याच जे अनादित्व आहे ते नाहीपणेची होय अनादि आहे माया अनादी खरी पण नाहीपणाने अनादी आहे म्हणजे नाही घटाचं नाही पण किंवा मायेच नाही पण ते निवृत्त झालं असं आपण म्हणतो इथे घटाच्या नाहीपणाने ज्याप्रमाणे व्यवहार केला जातो त्याप्रमाणे मायेच्या नाहीपणाचा व्यवहार केला जातो अविद्या निवृत्त झाली पण कोणती अनाधी कसली अनादी नाहीपणाने अनादी असलेली माया वा अविद्या निवृत्त झाली हा व्यवहार करणं म्हणजे काय ते त्या आहे नाहीपणाने जन्म नाही त्याची जन्मपत्रिका नाही तिला जन्म नाही बरं त्याला पुढे काही विशेष सांगावं दिन नाही असल्या प्रकारचे ते असल्या कारणाने त्याच्या आई नाही म्हणून अनादी नाही पण अनादी असल्याकार आनंद व्हावा तसा नाहीपणाने अनादी असल्या माच्या विनाशाने आनंद होणं त्याच योग्यतेचा फक्त एक अत्यंत अभाव मानलाय बाकीचा कोणताही अभाव मानला नाही त्याच कारण भावरूप अभावरूप सर्व आत्मस्वरूपाच्या साक्षात अभावा दिलेलं नाही द्रष्टांत दृष्टांताशीळवून दाखवता आणि त्याच पद्धतीत अविद्या नसे सापेक्ष विनाशी मोक्षा विनाशाने जो दृष्टान्त सुधा दृष्टि की मोक्षादी होना व्यवहार है तोही उपचार मात्र भगवती हा केवळ उपचार मात्र आहे तोही एक प्रकारचा बंधच आहे तत्सापेक्ष असल्या कारणाने म्हणून बंध ही वाव आहे तत्सापेक्ष असलेला तत्संबंधी असलेला विद्या निवृत्तीने होणारा मोक्षही तोही प्रकारचा बंधन मोठा बंधनाला जर जागा नसेल तर मोक्षाला कुठे तुम्ही जागा देणार मी बांधलोज गेलो तर सुटलो कसा जसं परवा तुम्हाला सांगितलं मी परवा सुटलो म्हणजे पूर्वी बंधनात होता सुटलो हे म्हणणं त्या बांधण्याच्या सापेक्षा असल्या कारणाने त्यालाही प्रस्ताव राहत नाही त्याला अवकाश राहत नाही तर मोक्ष खरा कुठून होणार बंधनिथ्या असेल तर बंधनिवृत्तीने अविद्या निवृत्तीने मोक्ष तुम्ही कसा खरा ठरणार हो तोही त्याच्या सापेक्षेच ठरणार परंतु मोठा केले म्हणजे होणारा अविद्या निवृत्तीचा व्यवहार वा मोव्यवहार हा अविद्या निमित्तच आहे या दृष्टीने स्वस्वरूपाच्या ठिकाणी ना बंद आहे ना मोक्ष आहे बंद मोक्षाहून विवर्जित मुक्त बद्ध कोणत्याही गोष्टीच्या स्वरूपाच्या ठिकाणी बाकीचा विषय उद्याच कुंडली गोरध हरी विठ्ठल कुंडली गवध हरी विठ्ठल शिवसूत्रातेनी मिसे मितले असे सभाशिहे आणि वैकुंठतेची सदर न्यापासिन सत्वगुणे बांधिसे हे बोलणे सोय दूर ओयानी प्रमाणे सांगता आणि ह्या बंधू असेती शिवसूत्रातेनी मिसे मितले असे सभाशिहे आणि वैकुंठतेची सदर बोलने की दे। इछे दोन कारण ज्ञानेश्वर महाराज अमृता मधा खरा आत्मविश्वास दृढ़ आत्मविश्वास तो अतिशय थोरपण व्यक्त है अर्थात ओई मधे तो दोन आणि न्याय पण आहे वस्तू सिद्धी किंतु लक्षण प्रमाणात लक्षण प्रमाणाची त्याला अतिशय गरज असते व्यवहारातही याची गरज असते त्याच्यासाठी कोर्ट कचेरी आपण बघा नाही तर एवढे कोर्ट कचेऱ्या वाढण्याचं चालण्याचं काही कारण चार्ण नव्हतं नुसतं सांगितले की खरं असं जर झालं असत तर लगेच निकाल लागले असते खरेही लागले असते खोटे पण लागले असते इतकंच नव्हे तर प्रमाण लक्षणाधिकांची आवश्यकता असूनही अगदी पूर्वीच्या प्रिव्ह्यू कौन्सिल म्हणा किंवा आताच सुप्रीम म्हणा इथपर्यंत जाऊनही कित्येक वेळा असं घडतं तो भाग दोय म्हणतो व्यवहारातही प्रमाण लक्षणाची आवश्यकता असतेच एकाने एकाल्यासो त्याला तर विचार सांगणं हे व्यवहारता एकंदर आतापर्यंतच्या परंपरेला धरून आहे त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज या चाललेल्या प्रकरणामध्ये की परावाणी ज्ञानरूप असून या सर्व ज्ञावाणी केवळ परमेश्वराच अचूक स्वरूपाने आपल्याला ज्ञान व्हावं यासाठी सहाय्य करतात पण या अचूक ज्ञान व्हाव म्हणून स्वरूपाच्या ठिकाणी असं त्यांना कळत या आमच्या वाणीला म्हणजे आम्हाला विषय होणार नाही आमच्या शब्दाला हा विषय होणार नाही असं त्यांना म्हणून त्या निवांत बसतात गप्प बसतात माघारी फिरतात असं एकंदर <coughs> मूळ तिथला चाललेला भाग आपला आणि हम ब्रह्मास्मित्याकारक वृत्ती रुपाने जरी मनुष्याला ज्ञान झालं त्यामुळे अविद्येची निवृत्ती झाली तरी मौलीच न फिटे त्याचा निवृत्ती एवढ्याने घडत नाही त्याचं कारण ती वृत्ती वृत्ती रूपाने शिल्लक आहे म्हणतात त्याचा खुलासा पुढे महाराज करणारच आहे या पुढच्या ऊर्वीमध्ये तोच त्यांनी तो आपल्याला हम ब्रह्मास्मित्याकारक वृत्ती रूप ज्ञान हाही एक प्रकारचा बंध आहे याचा एक सूत्र ज्ञानम बंध ज्ञान बंध है, है। अवसूत्र भगवान शिवा स्पष्टम कथ है स्वत स्पष्ट ही गोष्ट संग जागा सुद्धा ठेवली नाही सदात मी तुम्हाला माऊलीच्या स्वभावाचं दर्शन घडवलेलं आहे पण पुन्हा आणखी एकदा घडवतो मौली नेहमी पहिल्यांदा शंकराच वर्णन करतात आणि मग विष्णूच करतात ते तिथे गोष्ट सांगितले सुद्धा पहिल्यांदा शंकराची गोष्ट सांगितली मग विष्णूची गोष्ट सांगितली काय शंकर म्हणाले तो धूर जेटी की उपमन्यूने दुधाच्या वाटीवर दुधासाठी मागणं केलं होतं पण त्यांनी क्षीराब्दीची वाटी करून त्याला दिली त्या साईडलावर लोकांना वाटत काय नाही म्हणले शिवशंकर हे सदा गोसावी असल्या हे राहतात तिथे जंगलात त्यामुळे व्यवहाराचं त्याला ज्ञान नाही मागणार किती मापतोय देणाऱ्यांनी किती देते हे सुद्धा यांना कळत नाही म्हणजे व्यवहाराचं मागणार हा मापतोय देऊन टाकला ते म्हणजे जाऊ त्या शंकराचं ठीक आहे पण वैकुंठी जे सुजाणे शब्द कसा वापरला सुजाण म्हणजे मोठे शहाणे सत्वगुणी म्हणताना शंकराला विष्णू आला तुम्ही ते सत्वगुणी विष्णू त्यांचं बघा काय ते तो जो हा तो मागायला काय गेला होता की मला माझ्या वडिलाच्या मांडीवर बसायला जागा मिळावी त्याला आढळून टाकलं हे सुद्धा तसंच नाही का झालं मग शंकराच जर तसं असेल तर विष्णूच म्हणून पण क्रमांक अगोदर शिवाचं आणि मग विष्णूच आता ज्ञान बंद सांगण्याच्या बाबतीत सुद्धा पहिल्यांदा स्वतः भगवान शंकर बोलतात शिव बोलतात लगेच दुसऱ्या उत्तरार्ध सांगतात वैकुंठीचे राणे भगवान परमात्मा यांनी सुद्धा ज्ञान बंध आहे असं म्हणणे आमच्या शंकरांनी एकच सूत्र लिहिले पण विष्णू महा महाशयांनी मा, त्याच्यासाठी बराच विस्तार केलाय त्याच्यासाठी मुद्दाम शब्द महाराजांनी लिहिले बहुबोल केले बहुविस्तारान कथन केलेलं आहे ते चौदा व्याध्यामध्ये आपण वाचा गुणाधिकांचं वर्णन करीत असताना तत्सत्व निर्मलत्वा सत्वगुण हा निर्मल असल्या दोष रित असल्या कारणाने गुन, प्रकाशकम पहिली गोष्ट त्याच्या ठिकाणी असं म्हणतात दुसरी गोष्ट आहे चैतन्य प्रतिबिंब ग्राहकता ही त्या सत्वगुणात म्हणून क्रांत क्रणामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब आपण चिदाभास म्हणून व्यवहारामध्ये वागतो आहे हे त्याचं प्रकाशकत्व आहे तंत्रत्व निर्मलत्व प्रकाशकम अनामय दुसरी गोष्ट अशी आहे की अनामय नाम अमय म्हणजे दुःख अनामय विवर्जित हल्ली लोक सुपर ह्युमन अशा शब्दाने वापरतात ही गोष्ट ज्या माणसानी लिहिली आता हे निंदेच कारण नाही एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या बोलण्यामध्ये सुपर ह्युमन वर त्याचा फार आहे म्हणजे अतिमानवता आपल्या मताने करायचं कारण आम्ही त्याला अनामय एवढीच अवस्था समजतो आणि एवढं त्या शब्दाचं महत्व यापेक्षा जास्त अर्थ प्रदान करण्याचं वा दर्शन करण्याचं सामर्थ्य त्या शब्दात नाही आणि ही अनामय ज्या माणसाने लिहिली त्याला मिळाली नाही देवाला मागणं केलं आपल्या उर्वर्यांना मागण केलं नामदेव संत समाधीच्या वेळी उपस्थित असावेत आपले गुरु असावेत आपला देव उपास देवता असावी आणि यांच्या समक्ष या व्यवहार आणि या दृष्टि अंगी ही होती। गोष सहजते हालाव्या लक्षण नहीं है पापणा जितक्या सहजतेने तीक्या सहजतेने सुपरह्यूमन ही अवस्था मऊली होती यद्यपो लिखना मेरा स्पष्ट सी नखा नहीं अरे कागन का कस <coughs> देवा ने गुरु राजया मैं आता समाधि बसना बसलो तो तो तरी सुधा वृत्ति सहित मज लपी निवृत्ति पदोपदी माझा वृत्ति सहित मी नहीं स रहू नए मैं स्वरूप ज्ञानित पेक्षा जीवन सुपर ह्यूम का अपने वो फार तुम्हें जुन सात वर्ष पूर्वी उदाहरण दिल आता चाहन देता आता दादाचार उदाहरण आहे स्वतः कि इथून सांगून दादा दुपारी पाचच्या सुमारास वर्णन केला हा ज्ञानीपुरुष देह कसा ठेवतो माउनी ज्या शब्दात त्यांनी त्याला उत्तर दिलं झाकली घटीचा दिवा नेणू काय झाला केवा या रीती जो पांडवा देह जातो, ने तो देह ठेवत कसा म्हणजे दुष्काळ साधू संत होऊन गेले आम्हाला आत्ता बघायला मिळेल का म्हणजे हो म्हणाले असं बसले आणि बस देह सोड का कशाचा संबंध नसताना असा ज्ञानीपुरुष ध्येय ठेवतो म्हणून बसणं आणि ध्येय ठेवण लागत नाही आपण जर ठरवलं आपल्याला समाधी आपल्याला लागत नाही आपण लावायची ठरवली तर सविकल्पिकल्प लागत नाही पण ठेवतो म्हणून ठेवणं काम आहे सोपर ह्युमन ही अवस्था कशी अंगी बांधलेली असते साधू पुरुषाच्या ठिकाणी त्याचा हा एक नमुना आत्ताचा नवीन त्यांचा आपण जो ग्रंथ वाचतो आहोत मौलीच्या वायाचा अर्थ दादानी मौली एक चार्थ ही एक सात वर्षा सा सुखसंग सुखा आसक्ति सुखा आसक्ति ने, ने सुखा अभ्यासा ज्ञान संघीन हे अनघ हे निष्पाप अर्जुना ज्ञानाच्या आसक्तीने ज्ञानाच्या अभ्यासाने व सुखाच्या अभ्यासाने त्या ज्ञानाचा अभ्यास लिहिल्या महाराज मला म्हणून सांगायचे ज्ञान संघेन नाम ज्ञानाच्या अभ्यासाने बांधला जातो आत्मा बद्ध होतो असं भगवंतानी तेथे प्रतिपादन केले हे सत्व सुखे संजयती किंवा गुणेभ्या परम येती गुणाधिकांचं उल्लंघन केलं पाहिजे सत्व गुणामध्ये ज्ञानाचा बंद आहे असं हे वैकुंठेच विवरण चौदाव्या द्या व प्रसंगाने जिथे जिथे येईल तिथे तिथे गुणाचा आणि ज्ञानाचा बंद आहे असा स्पष्ट उल्लेख करून त्याच विस्ताराने कथन केले अस माउली म्हणते वाचक्य ज्ञानाबद्दल हे जे जन्य ज्ञान आहे त्याच्याबद्दल भगवंतांनी पुष्कळ प्रतिपादन केले आहे महादेवानीही शिवसूत्रामध्ये ज्ञान हा बघच आहे असे म्हटले आहे आणि त्याचप्रमाणे वैकुंठातील सुज्ञाने वैकुंठाचे सुजाणे शब्द वापरलाय सुवान श्री विष्णू असं म्हटलेलं आहे निर्मळपणा केले आहे एका वाक्यात नव्हे विस्ताराने ही गोष्ट प्रतिपादन केली आहे माऊलीला यात असं सांगायचं आहे कि ज्ञान गुणात्मक सिद्ध माऊली असं म्हणायचं कि या भगवंताच्या बोलण्यावरनं ज्ञान हे गुणात्मक आहे हे नक्की ठरलंय कोणतं म्हणता आणि आमचं हे सारण गुणात्मक ज्ञानाला धरून आहे असं आपण लक्ष ठेवा म्हणजे आमच्या बोलण्याचा आपल्याला विपर्यास होणार नाही असं मौलीचं पहिलं सूचन आपल्याला म्हणून या कारणास्तव जर ज्ञान गुणात्मक आहे असं असेल गुण जर बंधाला कारण आहे तर ज्ञान बंधाला कारण हे म्हटलं तर काय वाहू काय त्याच ज्ञान बंध कसा ज्ञान हे जर गुणात्मक असेल ज्ञान हे जर वृत्तीरूप असेल ज्ञान हे जर वृत्तीच्या उत्पत्ती उत्पन्न होत असेल तर गुणात्मक ज्ञान हे बंधरूप आहे असं जर मी म्हणालो तर काहीही चुकलं नाही गुण बंधनाला कारण म्हणणं काय आणि ज्ञान बंधनाला कारण म्हणणं काय एकच आहे यंत्र यंत्र संबंधित ज्ञान येईल गुणसंबंधित ज्ञान प्रतीला गुणात्मक ज्ञान म्हणून गुणात्मकता ही असणारच गुणात्मकांचा नाही आणि ज्ञान आहे असं जगात घडणार नाही अधिष्ठानुभूत ज्ञान मात्र असाय की जे गुणात्मित आहे व ज्ञान आहे ते बोलायचं नाही त्याला सोडून हे बोलणं असं ध्यानात ठेवा म्हणजे गोंधळ होणार स्वरूप अत्यंत अभाव कारण तुम लौकिक संबंध तो अलौकिक संबंध आसो तुम्हारा तो आधाराधेय भावरूप संबंध आसो तुम जन्यजनक भावरूप संबंध आसो नही सर्वात श्रेष्ठ वा ज्याच्या संगती लावली तो अधिष्ठ नाही स्पर्श की ज्ञानही त्याला स्पर्श करू शकत नाही अज्ञानही त्याला स्पर्श करू शकत नाही स्पर्श नाम संबंध संबंधाचा जर तर अत्यंता अत्यंत अभाव आहे तर ज्ञानाचा तरी संबंध कसा होईल आणि अज्ञानाचा तरी कसा होईल म्हणून ज्ञान व अज्ञान या उभयांचा संबंध त्याच्या ठिकाणी घडत नाही असणं शक्य नाही समजा कुणी म्हणूच लागला ज्ञानाचा संबंध कथन करू लागला तर आरोपित स्वरूपी आरोपित मात्र बंधी उच्चते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आरोपित जर तुम्ही ज्ञानाचं कथन करीत असाल आरोपित जर अज्ञान असेल <coughs> तर आरोपित बंध आहे आरोपित ज्ञान हा का सुद्धा बंधच आहे म्हणून जिथे संबंधात ज्ञान आणि अज्ञान यांच्या उभयांच्या संबंधाचा जर प्राधिक अत्यंत अभाव आहे जर तुम्हाला कभी कहीं प्रति संगलला तो सर्व या सर्व ज्ञा ज्ञावा उभय स्वरूप सग गोष आरोपित है या ही गोष्ट भगवद गीत संगवंता वचना च आधार प्रतिपादन के प्रमाण ने संग जाता आत्मविश्वास संगाइश्वासपूर्वी हे दोन प्रमाण दिल आणि प्रमाणाने ही गोष्ट सिद्ध केली की जी अन्य शास्त्रांच्या शास्त्रार्थामध्ये ही गोष्ट जी गोष्ट बोलतो त्याला काहीतरी प्रमाण असण्याची गरज आहे जर प्रमाण विवर्जित कोणी बोलेल तर त्याला लोक मान्य करणार नाही लोकांमध्ये ती गोष्ट आदरणीय ठरणार जर लोकांमध्ये ती गोष्ट आदरणीय व्हावी मुखूंनी त्याचा आदर करावा असं वाटत असेल प्रमाण दृष्टान इत्यादी द्वारे सामने पद्धति है धरन हे गोष मऊली ने दोन वे प्रमाणा संगठन मऊली का आत्मविश्वास जागृत हा आत्मविश्वास अपना ही व्यवहार मध्य प्या आत्मविश्वास वास्तविकता नीक्षे वे तो आत्मविश्वास कल तो अगली खुद तुम्हारा तो राहत नहीं पण निदान असतो तरी राहतच नाही परीक्षेची वेळ यावी लागते ज्या ज्या वेळी माणूस आत्मनिर्भाने काही गोष्टी बोलतो त्याची परीक्षेची वेळ येईपर्यंत त्याला काही त्याला काही उत्तर नाही ग्रहस्थ आहे जीवन त्यांची निंदा म्हणून हे मी तुम्हाला सांगत नाही मी गोष्ट तुम्हाला समजावी याच्यासाठी सांगतो ते एका गावात चोऱ्या होत असत आपल्या गावात भयंकर चोऱ्या आली सावध राहिलं पाहिजे वगैरे वगैरे मी एवढा मोठा असताना काय तुम्ही घाबरता मी उभा राहिलो की आता पळून दे मला बघितल्यावर पळून दे अशा गप्पा मारायचे संध्याकाळ रात्री नऊ चा सुमार होता लक्षात वेळ सुद्धा घड्याळ लावून खेड़े आतलो। खेड़े आतलो। खेड़े आतलो। ते ग्रह जर आणले तर मी तुम्हाला त्यांच्या नऊ चाव खेड्यातलं खेड्याच म्हणजे अगदी पाड्याला म्हणा वाशातला विद्युत इत्यादी सोय नव्हती त्यावेळी जेव्हा हे घडलं त्यावेळी आता आहे आज पण त्यावेळी नव्हती ही गोष्ट तर नऊच्या सुमारास वर्षा ते आपल्या मातोश्रीला काय म्हणाले गप्पा मारणारे ग्रहस्थ ना म्हणजे ज्यांना मुलं बाहेर झाले इतक्या मोठा माणूस हा आपल्या आईला काय म्हणतो की आई तू काही कर बनले मला आता बसताकडला जायचंय माझा दिवस धर्म आधी अनावर झालाय तेव्हा तू माझ्या बरोबर यायला पाहिजे आई तू दिवस एवढ्या गप्पा मारल्यासोस तू याच्याबद्दल मी आहे तुम्ही काय घाबरताय म्हणला काय झालं काय काय म्हणलं त्याला इलाज नाही तू दिवा घेऊन चल त्या दिव्याचा जिथपर्यंत प्रकाश येईल तेवढ्या प्रकाशातच मी म्हणतात जाणार त्याच्या बाहेर सुद्धा मी जाणार नाही आणि म्हणले दिवस जर गप्पा मारल्या मारले तेव्हा मारल्या म्हणले पण आता माझी घाबरगुंडी अशीच आहे कि बोलायची सोयी तेव्हा लवकर निघायला पाहिजे गोष्ट आपली संपली आत्मविश्वास जो दिवसभराचा होता तो तिने सांजा झाल्याबरोबर नुसता देवधर्मायचा तर माणूस होऊ शकत नाही हा आत्मविश्वास काय म्हणजे सांगितलं आपलाही बराचा आत्मविश्वास आहे आत्मस्वरूपाविषयी आहे अज्ञानाविषयी आहे बंधाविषयी आहे नागरिकी वेतनाच बोलायला लागलो आपण गुरुभक्तीचं वर्णन करायला लागलो तर माऊली सुद्धा म्हणेल की मला सुद्धा असं वर्णन करता आलं नाही अत्यंत भावाचं वर्णन करायला लागले जगताचा त्रैकालिक अत्यंत भाव ऐकायला लागला तर आश्चर्य वाटतं माणसाला काय त्रैकालिक अत्यंत भावाचं हा वर्णन करतोय त्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तुम्हाला तुकारा महाराजांची तर वचन खरोखर निर्धाराची अशी वचन आहेत काय गुलाम सलाम करी तुक या घरी वचन म्हणताना तेवढ्याच आवेशात येऊन माणूस म्हणत असतो कारण त्याच्या समजा नसली तर ती वचन बोलणाऱ्याच्या मनावर एवढा परिणाम करतात जरा जोरात बोललं पाहिजे हळू बोलून चालणार नाही त्या आवेशात तुला हे बोललं पाहिजे अशी ती वचन त्या वक्त्याला सांगतात त्याप्रमाणे वक्ता बोलतोही तुकाराम देता जाता नेनो काळाचा अडद अरे तुला चोर अडदला दाखवतोय त्याला जर तू भीतोय काळ कशाला पाहिजे निराळे आपली निराळे आपण बोलतो व्यक्त करतो हा आत्मविश्वास म्हणून सांगतो पण परीक्षेच्या वेळी तो आत्मविश्वास चढतो ढळतो नाही अजिबात राहत नाही म्हणून त्याला घमेंड म्हणायचे त्याला आत्मविश्वास म्हणायचे मृत्यूचा समय आल्यानंतर जर मनुष्याची वृत्ती तशी राहील तर मग त्याला आत्मविश्वास म्हणायला आणि त्या आत्मविश्वासातली दृढ आत्मविश्वासाची गोष्ट एक आणि आत्मविश्वासातली सोजवळ आत्मविश्वासाची गोष्ट दोन आणि सोज्वळतेचा कळस असलेली ओवी अनुभवामृतातली ही एकमेव ओवी आहे मौली आत्मविश्वास ज्याच्यामध्ये व्यक्त भावा, व्हावा ज्याच्यामध्ये जमीन इत्यादी काही इतक्या उत्तम सोज्वळतेने पण आपला स्वाभिमान माउली या पुढच्या उभी मध्ये व्यक्त करते ते वाचा